सोनाचे अंडी कथा लालसेवर मात करणारी प्रेरणादायक गोष्ट सोनाचे अंडी कथा ही मराठीतील सर्वात लोकप्रिय आणि शिक्षण देणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे ही कथा मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही आयुष्यातील एक महत्वाचा धडा शिकवते लालसा माणसाला नेहमी विनाशाच्या मार्गावर नेते तर संयम आणि संतोष हे खऱ्या सुखाचे रहस्य आहे या गोष्टीत एका साध्या शेतकऱ्याच्या आयुष्यात घडणारी अनोखी घटना आणि त्यातून मिळणारी शिकवण आपल्याला विचार करायला लावते एक साधा पण मेहनती शेतकरी एका छोट्या शांत गावात एक मेहनती शेतकरी राहत होता त्याचं जीवन साधं पण समाधानाने भरलेले होतं तो रोज पहाटे उठून आपल्या शेतात काम करायचा त्याच्या अंगणात एक सुंदर हंस राहायचा जो सर्वांना आवडायचा पण हा हंस साधा नव्हता तो दररोज एक सोनाचे अंडे घालायचा शेतकऱ्याने जेव्हा पहिल्यांदा सोनाचे अंडे पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्याने ते अंडे विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशाने घराची दुरुस्ती केली पुढच्या दिवशी पुन्हा हंसाने एक सोनाचे अंडे दिले असे दिवसेंदिवस होत राहिले आणि शेतकऱ्याचे जीवन बदलू लागले आता तो थोडा श्रीमंत झाला होता गावातील लोक त्याचा कौतुक करू लागले आणि त्याचं नाव सगळीकडे प्रसिद्ध झालं त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण त्याला रोज सोनाचे अंडे मिळत होतं श्रीमंतीचा आनंद आणि लालसेची सुरुवात काही दिवस गेले आणि शेतकऱ्याला रोज सोनाचे अंडे मिळू लागले सुरुवातीला तो खूप समाधानी होता तो म्हणायचा देवाने मला किती सुंदर वरदान दिलं आहे पण काळानुसार त्याच्या मनात एक विचार येऊ लागला जर हा हंस रोज एक सोन्याचे अंडे देतो तर याच्या पोटात नक्कीच भरपूर सोनं साठलेलं असणार हीच ती जागा जिथून लालसेचा बीज त्याच्या मनात पेरलं गेलं त्याने विचार सुरू केला की जर मी हंसाला कापून टाकलं तर मला एकाच वेळी सगळी अंडी मिळतील आणि मी लगेच श्रीमंत होईन अशा विचारांनी त्याचं मन अस्वस्थ झालं त्याचं डोकं पैशांच्या स्वप्नांनी भरून गेलं आणि संयमाचा आवाज त्याच्या मनात हळूहळू हरवू लागला चुकीचा निर्णय लालसेचा परिणाम एक दिवस सकाळी शेतकऱ्याने आपला निर्णय घेतला त्याने हंसाला पकडलं आणि धारदार सुरा उचलला हंसाने आपल्या निरागस डोळ्यांनी शेतकऱ्याकडे पाहिलं पण त्या क्षणी शेतकऱ्याचं मन पैशांच्या मोहत अंध झालं होतं त्याने हंसाला कापलं पण जेव्हा त्याने आग पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला हंसाच्या पोटात काहीच नव्हतं ना सोनं ना अंडी फक्त रक्त त्या क्षणी शेतकऱ्याला आपली मोठी चूक समजली त्याने आपल्या लालसेमुळे त्या जिवंत वरदानाला मारून टाकलं होतं आता त्याच्याकडे ना हंस राहिला ना सोनाची अंडी त्याचं आयुष्य पुन्हा गरिबीत गेलं आणि तो रोज स्वतःवर रडत राहिला शिकवण लालसेचा शेवट नेहमी विनाशात होतो या सोनाचे अंडी कथामधून एक अतिशय महत्वाचा संदेश मिळतो लालसा कधीही चांगले परिणाम देत नाही शेतकऱ्याने जर संयम राखला असता तर त्याला रोज सोनाचे अंडे मिळत राहिले असते आणि त्याचं आयुष्य सुखी झालं असतं पण त्याच्या अतृप्त इच्छेमुळे त्याने सगळं गमावलं ही गोष्ट आपल्याला शिकवते की संयम धैर्य आणि संतोष हे खरे धन आहेत लालसा माणसाला अंध बनवते आणि शेवटी सर्व काही हरवते आपल्याकडे जे आहे त्याचा आदर करा रोज थोडं मिळालं तरी त्याचं मोल जाणणं हेच खरी श्रीमंती आहे आजच्या काळाशी संबंध आजच्या जगातही ही सोनाचे अंडी कथा पूर्णपणे लागू पडते आपणही अनेकदा जास्तीचं मिळवण्यासाठी आतूर होतो आणि जे आपल्याजवळ आहे त्याचं मूल्य विसरतो कधीकधी -कधी लोक अधिक पैसा प्रसिद्धी किंवा यशाच्या मागे धावतात आणि मानसिक शांतता गमावतात ही कथा सांगते की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो जसे हंस रोज एक सोनाचे अंडे देतो तसेच आयुष्यातील यशही हळूहळू मिळतं संयम मेहनत आणि समाधान या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात तोच खरा सुखी आणि श्रीमंत असतो पालक आणि शिक्षकांसाठी संदेश ही कथा केवळ मुलांसाठीच नाही तर पालक आणि शिक्षकांसाठीही एक मार्गदर्शक आहे लहान मुलांना ही कथा सांगताना त्यांना संयम कृतज्ञता आणि समाधानाचे महत्व समजते शिक्षक वर्गात ही कथा सांगून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य शिकवू शकतात उदा आपण रोज थोडं शिकतो तेच आपलं सोन्याचं अंड आहे जर आपण आजच सगळं हवं असं म्हणालो तर उद्या काहीच उरणार नाही अशा प्रकारे या कथेतून मुलांना जीवनाचे तत्व शिकवता येते बालकांसाठी गोष्ट म्हणून आकर्षण सोनाचे अंडी कथा ही लहान मुलांसाठी एक उत्तम नैतिक गोष्ट आहे कारण ती सोपी थोडक्यात सांगता येणारी आणि शिकवण देणारी आहे लहान मुले जेव्हा ही गोष्ट ऐकतात तेव्हा त्यांना हंस सोनं आणि शेतकरी यांचं चित्र मनात उमटतं ही कथा कल्पनाशक्ती वाढवते आणि त्यांना योग्य अयोग्य यातील फरक समजावते मुलांना सांगता येणारा संदेश ज्याच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या लालसा नका करू कारण ती सगळं हिरावून घेते जीवनातील धडा आपल्या आयुष्यात अनेकवेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपण थोडं थांबून विचार केला पाहिजे कधीकधी आपण जलद परिणामांच्या मागे लागतो पण त्या घाईत आपण दीर्घकालीन सुख गमावतो सोनाचे अंडी कथा हे स्मरण करून देते की जीवनातील खरी श्रीमंती बाह्यवस्तूंमध्ये नसते ती आपल्या मनातील समाधानात असते शेतकऱ्याने जर संयम ठेवला असता तर त्याचं आयुष्य स्वर्गासारखं झालं असतं पण त्याने लालसेने आंधळं होऊन जे केलं त्याने त्याचं सर्वस्व गमावलं हीच गोष्ट आपल्याला सांगते की जीवनात थांबून विचार करणं खूप गरजेचं असतं निष्कर्ष सोनाचे अंडी कथा ही एक साधीपण हृदयाला भिडणारी कथा आहे ती दाखवते की माणूस कितीही हुशार असला तरी जर त्याच्या मनात लालसेचा विषाणू तर तो स्वतःचं नुकसान करून घेतो ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लागू पडते कामात नात्यांमध्ये आणि आपल्या स्वप्नांमध्ये सुद्धा शिकवण अशी आहे लालसा नेहमी विनाश आणते संयम आणि समाधान हेच खरे यशाचे गुपित आहे जो रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो तोच खरा श्रीमंत आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न 1. या कथेतून काय शिकायला मिळतं लालसा माणसाला नेहमी नुकसान करते आणि संयमचं खरा धन आहे 2. ही कथा कोणत्या वयोगटातील मुलांसाठी योग्य आहे ही कथा पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे तीन सोनाचे अंडी कथा काप्रसिद्ध आहे कारण ती एक साध्या गोष्टीतून खूप मोठा जीवनधडा देते संतोषातच सुख आहे अंतिम विचार सोनाचे अंडी कथा केवळ एक बालकथा नाही तर एक जीवन जीवनमूल्य शिकवणारी गोष्ट आहे ती सांगते की आपण जेव्हा आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचं मूल्य ओळखतो तेव्हाच खरं सुख मिळतं ज्याने समाधानाला आपलं बळ बनवलं त्याच्याकडे कधीच काही कमी पडत नाही ही कथा वाचून प्रत्येकाला स्वतःच्या जीवनात संयम मेहनत आणि संतोष यांचं महत्त्व समजेल आणि हाच तिचा खरा हेतू आहे